अध्याय चौदावा मनू इत्यादींचा वेगवेगळ्या कर्मांचे निरूपण राजाने म्हटले भगवंत हे मनू इत्यादी आपापल्या मनवंतरांमध्ये कोणाकडून कुण। नियुक्त होऊन कोणकोणती कामे करतात ते मला सांगा श्रीशुक म्हणाले परीक्षिता मनू मनुपुत्र सप्तर्षी इंद्र आणि देव हे सर्व भगवंतांच्या आज्ञेत आहेत राजन भगवंतांच्या ज्या यज्ञपुरुष इत्यादी अवतारांचे मी वर्णन केले त्यांच्याच प्रेरणेने मनू इत्यादी विश्वाचे व्यवहार चालवतात चार युगांच्या शेवटी काळ जेव्हा वेद गळून टाकतो तेव्हा ऋषी आपल्या तपश्चर्याच्या बळावर पुन्हा त्यांचा साक्षात्कार करून घेतात त्यांच्यामुळेच सनातन धर्माचे रक्षण होते राजन भगवंतांच्या प्रेरणेने आपापल्या मनवंतरात अतिशय दक्षतेने सर्व मनू पृथ्वीवर चारी चरणांनी परिपूर्ण अशा धर्माचा प्रसार करतात संपूर्ण मनवंतरामध्ये मनुपुत्र देशकालानुसार प्रजापालन करतात पंचमहायज्ञात ज्यांचा संबंध आहे त्यांच्याबरोबर देव त्या मनवंतरामध्ये यज्ञभागाचा स्वीकार करतात इंद्र भगवानानी दिलेल्या त्रैलोक्याच्या अतुल संपत्तीचा उपभोग घेऊन त्रैलोक्याचे पालन करतो आणि जगामध्ये पुरेसा पाऊस पाडतो भगवंत युगायुगामध्ये सिद्धांचे रूप घेऊन ज्ञानाचा ऋषींचे रूप घेऊन कर्माचा आणि योगेश्वरांच्या रूपाने योगाचा उपदेश करतात ते प्रजापतींच्या रूपाने सृष्टी उत्पन्न करतात राजाच्या रूपाने लुटारूंचा वध करतात आणि वेगवेगळ्या गुणाने युक्त अशा काळ रुपाने सर्वांचा संहार करतात नामरूपाच्या मायेने प्राण्यांची बुद्धी मूढ झाल्यामुळे ते अनेक शास्त्रांच्याद्वारा भगवंतांचा महिमा गातात परंतु त्यांचे खरे स्वरूप जाणत नाहीत मी तुला हा महाकल्प आणि अमांतर कल्पांचा कालावधी सांगितला इतिहास जाणणाऱ्या विद्वानांनी प्रत्येक अमांतर कल्पामध्ये चौदा मन्वंतरे सांगितली आहेत अध्याय चौदावा समाप्त